वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग, सत्ता ती सत्ता अद्भुत वाटणारे कथा ऐकून लक्ष्मणाला अतिशय आनंदाला आणि तो रामाला रामा। ब्राह्मण देहमान्य असे ते दोघे पुन्हा देहाशी कसे जुडले त्याचे बोलणे ऐकून सत्याचरणी रामाने त्याला महात्मा वसिष्ठांची कथा सांगितली मित्रावरून या दोन महात्म्यांच्या तेजाने तो कुंभ भरला तेव्हा त्या कुंभात दोन तेजोमय ऋषी श्रेष्ठ जन्माला आले अगोदर त्यात भगवान अगच्छ ऋषी जन्माला आले मी तुझा पुत्र नाही असे मित्राला म्हणून तेथून ते दूर सरले उर्वशी येण्याच्या पूर्वीच मित्राचे ते वीर्य त्यात पडलेले होते त्या कुंभातच वरुणाचेही तेज गेले कालांतराने मित्रावरुणापासून उत्पन्न झालेला तेजाने युक्त असलेला ईश्वाकुवंशाचे दैवत बनलेला वसिष्ठ जन्मला महा तेजस्वी इश्वाकूने तो अनिंदे जन्माला येताच त्याला आपल्या वंशाच्या हिताकरिता पुरोहित म्हणून निवडले अशा रीतीने पूर्वी देह नसलेल्या महात्म्या वशिष्ठाची जन्मकथा सौम्या मी तुला सांगितली आता नेहमीची आईक राजा विदेही झाला तर हे सर्व ऋषीने दूरदर्शीपणाने यज्ञ दीक्षा घेऊन त्याच्याकरता यज्ञ सुरू ठेवला त्या द्विजश्रेष्ठाने राजाचा देह रक्षण करून ठेवला त्याच्यावर त्यांनी सुगंधी द्रव्ये फुले वस्त्रे घातली आणि सोबत नगरातील सेवक ठेवले मग यज्ञ समाप्त झाल्यावर भृगुत येथे म्हणाला राजा तुझ्यावर मी तुष्ट झालोय तुझी चेतना मी आणतो सगळे देव संतोष पाहून निमीच्या प्राणाला म्हणाले राजेशे तुझा प्राण कुठे घालावा त्याविषयीचा वर मग सगळे बोल देव बोलले तेव्हा निमिचा प्राण म्हणाला सर्व प्राण्यांच्या डोळ्यात माझा वास व्हावा ठीक आहे सर्व प्राण्यांच्या डोळ्यावर वायुरूप होऊन तू फिरशी असे सर्व देव निमीच्या प्राणाला म्हणाले तू वायुरूप होऊन फिरत असता राजा विश्रामा वरच्या वेळ डोळे तुझ्याकरता मिळतील असे बोलून सर्व आले होते तसे गेले आणि ऋषीनेही निमीचा देह घेतला आणि त्याच्यावर अरणी म्हणजे अग्निउत्पादक लाकूट ठेवून जोरजोरारी त्यांनी निवीला पुत्र व्हावा या हेतूने मंत्र हो पूर्वक मंथन केले अरणीचे मंथन होत असता त्यातून महातपस्वी निर्माण झाला मंथन केल्यामुळे त्याला मिठी म्हटले जनन झाल्यामुळे तो जनक झाला तो विदेहातून जन्माला आल्यामुळे त्याला वैदेह म्हटले जाते असा विदेह जनकाचा पूर्वज निर्माण झाला तो महा तेजस्वी मिठी नावाचा असल्यामुळे हा मैथिल झाला असे सौम्या तुला राजश्रेष्ठाच्या शापापासून द्विजाचा आणि द्विजाच्या शापापासून राजाचा अद्भूत जन्म कसा झाला ते संपूर्णपणे सांगितले उत्तरकांडाचा सत्ताव नावसर्ग समाज